The world is in need of those whose life is one burning love, selfless. That love will make every word tell like a thunderbolt. Awake, awake, great souls. The world is burning in misery. Can you sleep? Jagala asha lokaan chi gurza hai, janca ayusha ek nisprooha, ज्वलंत प्रेम आहे हे प्रेम बोललेल्या प्रत्येक शब्दाला सळसळणाऱ्या विजेमध्ये रूपांतरित करेल हे महान आत्म्यांना उठा जागेवा जग दुःखात होरपळते तुम्ही झोपू कसे शकता स्वामी विवेकानंदांच्या या आवाहनाला अनेक तरुणांनी प्रतिसाद दिला त्यातीलच एक तरुण महिला म्हणजे भगिनी निवेदिता खर तर तिचं खरं नाव मार्गरेट एलिझाबेथ नोबेल 28 ऑक्टोबर अठराशे या वर्षी आयर्लंडमधील डंगनॉन या गावी तिचा जन्म झाला तिचे बालपण आणि युवा अवस्था तिने आयर्लंडमध्ये घालवले तिच्या वडिलांकडून म्हणजे सॅम्युअल रिचमंड नोबल यांच्याकडून ती असे शिकली की मानव सेवा खरी इश्वर सेवा मार्गरेटचे आर्ट्स, साहित्य हे विशे शिकली वयाचा शिक्षकी पेशा धार्मिक पार्श्वूमी मुच मारेट ख्रिश्चन धर्मा का अभ्यास कर लहानपणापासूनच तिला धार्मिक शिकवणुकीचा आदर होता ही शिकवण म्हणजे संपूर्ण सत्य नव्हे असे तिला वाटू लागले होते जेव्हा तिच्या या शंका अधिक अधिकाधिक तीव्र होऊ लागल्या तेव्हा ख्रिश्चन धर्मामधील तिचा विश्वास डळमळू लागला जवळजवळ सात वर्ष मार्गरेटने आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण यामुळे ती अधिक दुःखी राहू लागली सत्याचा शोध तिला नॅचरल सायन्स या विषयाचा अभ्यास करण्यास प्रवृत्त करू लागला आणि तिने गौतम बुद्धांबद्दल अभ्यास करण्यास सुरुवात केली नोव्हेंबर 1895 पंच्याण्णव मध्ये ती पहिल्यांदा स्वामी विवेकानंद यांना भेटली जे अमेरिकेवरून लंडनला आले होते आणि तिथेच तीन महिने राहिले एका शांत दुपारी स्वामी विवेकानंद वेदांत या विषयावर बोलत होते आवड आणि उत्कंठा यामुळे मार्गरेट सुद्धा या चर्चेला उपस्थित राहिली खर तिला हे माहितीच नव्हते की ती संध्याकाळ तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकेल तिच्या पहिल्या भेटीविषयी मार्गरेटने असे लिहिले आहे की जर त्या त्यावेळेस ते लंडनला आले नसते तर आयुष्य म्हणजे एक डोके नसलेले स्वप्नच राहिले असते मला नेहमी असे माहीत होते की मी कशाची तरी वाट पाहत आहे आणि मी नेहमीच असे म्हटले की ती वेळ येईल आणि ती आली पण जर मला आयुष्य अधिक चांगल्या तऱ्हेने माहीत असते तर मला शंका आहे की मी ती वेळ ओळखू शकले असते का मी खूप भाग्यशाली आहे की मला खूपच कमी माहिती होती आणि मी त्या छळापासून वाचले माझ्या आतमध्ये नेहमी एक ज्वलंत आवाज होता पण बोलण्यासाठी असे काहीच नव्हते कितीतरी वेळा मी हातात पेन घेऊन बसले पण लिहिण्या बोलण्यासारखे काहीच नव्हते पण आता पण आता मात्र त्याला अंत नाही बाणाला त्याचे धनुष्य सापडले आहे पण पण जर ते आलेच नसते तर हिमालयामध्येच लावून बसले असते तर तर, तर मार्गरेटने गौतम बुद्धांच्या शिकवणुकीमध्ये रस घेण्यास सुरुवात केली त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्याबरोबरील चर्चा या शांतता आणि परमार्थ या दोन्हीचा एक पर्यायी स्त्रोत होत्या स्वामी विवेकानंद यांची तत्वे आणि शिकवणूक यांनी ती प्रभावित झाली ज्यामुळे तिच्यामध्ये अनेक बदल दिसून येऊ लागले स्वामीजींच्या आवाहनाप्रमाणे मार्गरेट तिचे मित्र नातेवाईक एवढेच काय तर आईला सुद्धा सोडून भारतात आली मोंबासा हे जहाज मार्गरेटला घेऊन 28 जानेवारी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये कलकत्ता येथे पोहोचले भारतात आल्यानंतर काही दिवसातच मार्गरेट 17 मार्च अठराशे या दिवशी माता शारदा देवी यांना भेटली ज्यांनी भाषा संस्कार इत्यादी सर्व गोष्टींच्या पलीकडे जाऊन तिच्याशी संवाद साधला आणि तिला ुकी या नावाने संबोधले म्हणजे बंगालीमध्ये लहान मुलगी 25 मार्च अठराशे या दिवशी निलांबर मुखर्जी यांच्या बागेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी मार्गरेटला आजीवन ब्रह्मचर्याची दीक्षा दिली आणि तिला नवीन नाव दिले निवेदिता म्हणजे समर्पित अशी त्यानंतर स्वामी विवेकानंद जोसेफिन मॅक्लोड आणि सारा बुल यांच्या बरोबर निवेदिता भारतातील अनेक ठिकाणी फिरल्या त्यामुळे त्या, त्या भारतातील अनेकांना भेटू शकल्या येथील जीवन संस्कृती आणि इतिहास जवळून पाहू शकल्या तेरा नोव्हेंबर अठराशे ला काली कापूजनाच्या दिवशी कलकत्ता येथील बाग बजार भागामध्ये भगिनी निवेदिता यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली या शाळेचे उद्घाटन माता शारदा देवी यांच्या हस्ते झाले या शाळेसाठी निधी गोळा करणे हे काही सोपे काम नव्हते भगिनी निवेदिता वेगवेगळे लेख लिहून तसेच व्याख्याने देऊन निधी गोळा करत 1899 नव्याण्णव मध्ये कलकत्त्यामध्ये प्लेगची ची साथ आली भगिनी निवेदिता यांना लोकांचे हाल बघवे त्यांनी स्वतः स्वच्छता करायला सुरुवात केली त्यांच्यामुळे अनेक तरुण या स्वच्छता मोहिमेचा भाग झाले प्लेगमुळे बाधित रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी त्यांनी इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये आवाहनही केली ज्यामुळे निधी गोळा करण्यास मदत झाली याच काळामध्ये अनेक बंगाली मान्यवरांबरोबर त्यांचा संबंध दृढ झाला ज्यामध्ये रवींद्रनाथ टागोर जगदीशचंद्र बोस अबाला बोस अबिंद्रनाथ टागोर यांच्यासारखे लोक होते त्यांच्याबरोबर होणारे संभाषण तसेच स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी तरुण तरून तरुणी यांच्याबरोबरील संभाषण यामुळे त्या भारतीय स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये सहभागी झाल्या भारतीय इतिहास शास्त्र या विषयामध्ये त्यांना विशेष रुची होती याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी जगदीशचंद्र बोस यांना आर्थिक सहाय्य सुद्धा केले भगिनी निवेदिता यांनी अनेक तरुण तरून तरुणींना प्रेरणा दिली त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने देऊन भारतीय अस्मिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश दिला त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ज्यामध्ये काही स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर व्यतीत केलेल्या काळाची होती किंवा चर्चांची होती तर काही ही हिंदू संस्कृती बुद्ध संस्कृती भारतीय इतिहास धर्म अशा विषयांवरची होती एक प्रकारे त्या खऱ्या अर्थाने भारतीय होत्या वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी म्हणजे 13 ऑक्टोबर एकोणीशे अकरा रोजी दार्जिलिंग येथे त्यांचे देहावसान झाले